ते श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ गुरु ब्रह्मात्मक उपदेश करत आहेत तत्व पदार्थ शोधनाचा विचार ते सांगत आहेत आणि शिष्य त्यांना विचारतोय पुन्हा महाराज आपण मला या जीव ब्रह्मक्य ज्ञानाचा उपदेश केला खरा परंतु माझ्या ठिकाणी भासणाऱ्या या संसार धर्माच्या मुळे व ब्रह्माच्या ठिकाणी रतीमात्र धर्म नाहीत असा निर्धर्म देव परब्रम्ह त्याचं माझं ऐक्य कसं व्हावं आणि या शंकेचे गुरु समाधान पण सांगतात एवढा जरी व्यवहार पुष्ट होत असला इतक्या जरी विस्ताराने या गुरुषभावाचा ऐश्वर तुम्हाला दिसत असलं तरी या दोन्ही व्यवहारामध्ये एक गुरुच नांदत आहेत हे मात्र ध्यानात ठेवा निवृत्तीदया नाव दया बरो। दया आपल्या गुरुंच केलेलं जे वर्णन आहे त्या वर्णनातलं हे कळसाचं वर्णन आहे आपल्या गुरूंच्या नावाविषयी तुमच्या गुरुंच्या नावाविषयी हे निवृत्ती नाव तरी तुमच्या गुरुंच कस असं कोणी म्हणेल त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात निवृत्ती ही किती आख्यान विना या संज्ञे वाचून या तुम्ही लौकिकात समजल्या जाणाऱ्या निवृत्ती नावा विना निवृत्ती निवृत्ती रुपाने निवृत्ती राज एव निवृत्ती रूपेन एव विराजते राजते निवृत्ती राज हे स्वतः निवृत्ती रूपाने शोभत आहे हा या भूमीचा खरा अर्थ हा निवृत्ती देखील निवृत्ती स्वयं म्हणतर निवृत्ती राज निवृत्ती रुपानी राजती निवृत्ती राज निवृत्ती रुपानी शोभता या ओबीचा एवढाच अर्थ पण हे हा अर्थ सहज तुमच्या ध्यानात येणार नाही या अर्थामध्ये वैभव आहे असं तुम्हाला वाटणार निवृत्ती जया नाव निवृत्ती हे त्यांचं नाव आहे निवृत्ती जया बरव निवृत्ती हीच त्यांची बरव नाम शोभा आहे हेच त्यांचं बर्वेपण आहे हे त्यांचं चांगले पण आहे निवृत्ती जया नाव निवृत्ती जया बरो निवृत्तीची राणीव हो। त्या निवृत्तीचं जर काही वैभव असेल राज्यवैभव असेल त्या निवृत्ती राजांचं तर ते काय आहे निवृत्तीची त्यांचं राजवैभव त्यांची खरी शोभा ती सुद्धा निवृत्तीच आहे त्याच्यामध्ये रतीमात्र काही दुसरं घेण्याचं कारण नाही असं सांगून आपल्याला निवृत्ती राज निवृत्ती रूपानेच शोभायमान आहेत आपल्या स्वतःच्या महिमेनेच ते शोभायमान आहेत त्यांना कुणाची शोभा घेण्याची गरज नाही <laughs> स्वमहिमेने प्रतिष्ठित असा जसं म्हटले परब्रह्माविषयी तेच श्रीगृंचं रूप असल्या कारणाने ते आपल्या महिमेमध्ये शोभतात कित्येक लोकांचं मी आपल्याला आरंभी सांगितलं होतं कित्येकांच्या शोभा वस्त्रामुळे कित्येकांचे शोभा अलंकारामुळे कित्येकांच्या शोभा खुर्चीमुळे कित्येकांच्या शोभा श्रीमंतीमुळे सर्वे गुणाकांच नमाश्रयंती या या श्रीमंत वा बसा श्रीमंताला श्रीमंताना रूप नाही श्रीमंतांना आकलेचा पत्ता नाही तरी या सर्वे गुण हा महाश्रयंती वास्तविक त्याच्याजवळ काही नाही आहे म्हणजे वास्तविक शोभण्याजोगे यांच्याजवळ काही नाही दादांचं वर्णन करताना त्यांच्या शरीराचं सुद्धा वर्णन करताना असं वर्णन केलं जात की दादा आपल्या रूपाने इतके शोभायमान होते मग तो श्री तयत्र म्हणत असत अरे मी स्त्री माझ्या शरीराला जी शोभा नाही ती दादाच्या स्वतःच्या पुरुष शरीराला एवढी शोभा होते आणि शरीर हे व्यायामाने तयार झालेलं असल्या कारणाने महाराज आणि दादा एका ताल्मिक पुस्तक खेळून तयार झालेली असल्या कारणाने वज्रदिही होती यांना भीती नाही कधी <laughs> यांना भीती नाही कधी जोग महाराज किंवा दादा ज्या खोलीत झोपायचे त्या खोलीला कधी पिढी लावायचं ला कारण नाही त्याने विचारलं का रात्री तुम्ही कडी लावित नाही म्हणजे नाही लावित आम्ही म्हणजे का नाही लावित तुम्ही कोणी चोरी कोणी माणूस येईल अशी तुम्हाला भीती वाटत नाही म्हणजे त्या येणाऱ्या आम्हाला घ्यायला पाहिजे आम्हाला भीती <laughs> वाटायचं काही कारणच नाही त्याला येणाऱ्याला भीती वाटली पाहिजे <clears throat> इतके हे शरीराने मल्ल होते दोघे एक त्याच्या गोष्ट सांगू तुम्हाला दादांच्या वयाच्या मला वाटतं अगदी जवळजवळ शेवटीच्या वेळी हे याच इंजेक्शन असतं हे आपल्या मल्ल वारीच्या कॉलरा इंजेक्शन लो ते शिकाऊ लोक असतात हे सगळे नवशिके लोक सगळे त्याच्यामध्ये भरलेले असतात त्यांना इंजेक्शन द्यायची माहितीही नसते तिथे इंजेक्शन द्यायला दादा म्हटले रे मला का आहे जाण्यानी कशाला इंजेक्शन देते तुम्ही त्याने म्हटले वाज सगळ्या गावाला द्यायचं तर तुम्हाला दिलंच पाहिजे म्हणजे इंजेक्शन घ्यायलाच पाहिजे पुष्कळ दादाने सांगितलं पण त्याचा आग्रह सुद्धा ठीक आहे म्हणून दादाने सगळ्यांनी दंड पुढा केला तर दादाने इंजेक्शन केले जेव्हा इंजेक्शन जायला तो प्रवृत्त झाला तो, तो नवशिकी असल्या कारण ती सुंडात म्हणून दिली व्यायाम करायची जी गाठ आहे ना व्यायामाने जी गाठ तयार झाली आहे तिथे इंजेक्शन द्यायचं नाही त्याने शाण्याने पण डॉक्टरच तसा <laughs> मला वाटतं जनावरांचा होता काय का होता का पण त्याच्या हातूनची सुई मोडली आता आळंदी मध्ये त्या काळातली गोष्ट आहे धनात म्हणजे अत्यंत श्रीमंत माणूस जरी असला तर टांग्याशिवाय कोणाला जाऊ शकत <laughs> नव्हता नाही तर मग आपला टांगा आहे तर टांगा मारी टांगा टाकी जावं लागत असेल कुणाला कोण तेवढी इथे येणार मग ते सुई अडकले ते असं आहे इंजेक्शन नसतं दिलं तर बरं झाला म्हणायची वेळ आली त्याला <laughs> दादा निवांत कसले काही इलाज नव्हता हो दादा म्हणाले शरीर व्यायामी शरीर त्या का इंजेक्शन द्यायला प्रवृत्त झाला ते तुझी सोयी मोडून गेली तर त्याला निधी काय करून मी असं वाटायला माझी सोयी मोडली तो मोडली काढायची कधी मोठे अवघड गोष्ट होती तात्या काही कारणाने पुण्याला गेले होते ते तात्या आल्यावर त्यांनी एकंदर तात्यांचं ते बोलणं अगदी झोमणार नाकातले के केस जळावे तसे ते म्हणले अरे डॉक्टर आहे तर तात्यांची बोलायची सुरुवात झाली शेवटी त्याला हकलून दिला आणि तात्याने त्याच ऑपरेशन करून मग ती सुर वाटलं हा भाग दुय्य व्यायाम केलेल्या शरीराचं हे जे पीळ म्हणतात ना तो तो पीळ तो त्यांच्या शेवट शरीरामध्ये होता सार अभिप्राय यांना कधी रात्री दार ती ती की आपण जर गेलो तर आपली काय क्रिडा ते सांगता असं सांगण्याच तात्पर्य हे स्वतः आपल्या नावाने शोभणारे यांना कोणाचा आधार नाही अंगाचे अंगाच्या सुंदरा काहीही शोभते अंगाचा माणूस सुंदर असावा कुठलीही गोष्ट त्याला शोभत असते असा कथा तसे माझ्या निवृत्तीना आपल्या स्वतःच्या राहणारे स्वतःच्या सत्तेवर राहणारे स्वतःच्या शोभेने शोभणारे असं असल्या कारणाने यांच्यासारखं श्रेष्ठत्व कोणाच नाही हे एका बाजूने सांगितलं आता हीच गोष्ट निषेध मुखाने पुढच्या वीज ज्याचे नाव निवृत्ती ही त्याची शोभा ज्या निवृत्ती रूप श्रीगुरूची ऐश्वर निवृत्ती ऐश्वर त्यांचं काय आहे निवृत्ती हेच ऐश्वर निवृत्ती हेच त्यांचं नाव निवृत्ती हीच त्यांची शोभा निवृत्ती हेच त्यांचं स्वरूप हे मुख्य धनात ठेवत निवृत्ती हे त्यांचं स्वरूप म्हणजे ज्या स्वरूपाच्या ठिकाणी जगताच्या व जगता जगताचा व जगताच्या कारण रूप मायेचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे असं ते रूप या उभी मध्ये द्वितीय चरणाचा स्वभाव हे करून सकल धर्माहून निवृत्त जे परमात्म स्वरूप चरणात ते नाव आहे म्हणून निवृत्ती हे नाव दिले कारण सर्व धर्म विवर्जित असल्या कारणाने अशेष विशेष रित असल्या कारणाने अशेष विशेषांचा तिथे अभाव असल्या कारणाने निवृत्ती नाव ठेवलं आहे बरोबरच आहे मग जिथे अशेष विशेषांचा अभाव आहे तिथे काही नसणं हीच त्यांची शोभा जे नाही तो तो हा परमेश्वर असल्या तो प्रकृतीचा भरताबाई पुढे म्हटलं म्हणून आपल्याला नाही एवढं काहीच जेत नाही हेच त्यांची शोभा आणि काही नसणं म्हणजे विशेष काही नसणं व स्वरूपाने असण हेच त्यांचं ऐश्वर आहे आणि हेच त्यांचं रूप आहे त्या निवृत्ती ऐश्वर्या काय अशा प्रश्नाची तृतीय करून सहजत्व आहे सहजत्व काय आम्हाला नाही अजून बरोबर लक्षात आलं असं कोणी म्हणेल तर त्याचं स्पष्टीकरण माउली पुढच्या उभीत करते हीच त्याची शोभा आहे म्हणून निवृत्ती नाव आहे असे सांगितले म्हणून त्यांचं नाव निवृत्ती आहे बाकी निवृत्ती नाव असण्याचं काही कारण नाही निवृत्ती विरोधी आता हे काही कोणाच्या ध्यानात येत नाही काय की सर्व धर्मविवर्जित आहे म्हणून निवृत्ती हे नाव आहे सर्वविवर्जित धर्मविवर्जित असणं हे त्या निवृत्तीनाथांची निवृत्ती रूप शोभा आहे निवृत्ती हे त्यांचं ऐश्वर आहे आणि निवृत्ती रूपानेच म्हणजे ज्यांच्या ठिकाणी सर्व धर्मविवरजितता आहे याच रूपाने त्यांचं अस्तित्व आहे सत्ता आहे माणसाचे सहज ध्यानात येत नाही मग आता हे ध्यानात येणार नाही म्हणून त्याला निषेध मुखाने पुढच्या उभे माझे गुरु जे आहेत कसे नाहीत हे लक्षात ठेव म्हणजे कसे आहेत ते लक्षात येईल काय कसे नाहीत ते आता तुला सम कसे आहेत हे मी तुला सांगितलं प्रत्येक वेळी ही गोष्ट सांगावी लागते संत कसे असावे लगेच दुसऱ्या वेळी संत कसे नसावे साहित्य संमेलने कसे कडावीत कसे घडू नयेत असं सांगायला लागतं कारण तिथे आली हाणामारी होते साहित्य संमेलनामध्ये हे साहित्यिक आता साहित्यिक राहिलेच नाही हे साहित्यिक सगळे आता हाणामारी करण्यामध्ये प्रवृत्त झालेले आहेत किती हाणामारी करतायत आणि किती त्यात राजकारण शिरले ते आपण बघा म्हणजे कळेल म्हणून साहित्य संमेलने कसे असावी ते कळलं पाहिजे त्याबरोबरच कशी नसावी ते कळलं पाहिजे त्या पद्धतीने गुरूंच्या नावाविषयी निवृत्ती नावाविषयी काय नाही ते सांगत निषेध मुखाने सांगत <coughs> काय काय पहिली बाब काय सुरुवाती प्रवृत्ती विरोधी हा प्रवृत्तीचा जो विरोध प्रवृत्ती विरोधी निवृत्ती तसे हे निवृत्ती आहेत का तर प्रवृत्ती संबंधी निवृत्तीची दोन प्रकार आहेत प्रवृत्ती संबंधी निवृत्ती हे पहिले हेड प्रवृत्ती संबंधी असलेली निवृत्ती ते कशी असेल एक प्रवृत्तीच्या सापेक्ष म्हणून निवृत्ती ही प्रवृत्ती म्हणून हे निवृत्ती ही अलीकडची बळी झोपलेली ती अडलं का म्हणून पलीकडली झोपलेली बी पडल का म्हणले जर काही कारण नाही तर ती पडल्यांका ही अलीकडची लंका म्हणून ती पलीकडची पडलं एवढा त्याचा अर्थ तस याला सापेक्ष भाव म्हणतो तेव्हा ही प्रवृत्ती म्हणून प्रवृत्तीच्या सापेक्ष निवृत्ती हे प्रवृत्ती संबंधीच सं निवृत्तीच वर्णन एक दुसरं वर्णन असं आहे प्रवृत्तीच्या विरोधी म्हणून ही निवृत्ती प्रवृत्ती सापेक्ष निवृत्ती तसे हे नव्हे प्रवृत्तीच्या विरोधी निवृत्ती तसे हे नव्हे विमुख प्रवृत्ती म्हणजे निवृत्ती ते पण हे नव्हे म्हणजे पुढे धावणं हे प्रवृत्ती आहे आणि त्याच्या उलट धावण्या ही निवृत्ती आहे सन्मुख प्रवृत्ती ही प्रवृत्ती असते आणि विमुख प्रवृत्ती ही निवृत्ती असते न्यायशास्त्रामध्ये विमुख प्रवृत्तीला निवृत्ती म्हटले तसे माझे श्री गुरु आहे सापेक्ष निवृत्ती तसे माझे गुरु नव्हे प्रवृत्तीच्या विरोधी निवृत्ती तसे हे माझे गुरु नव्हे माणकिन कसे प्रवृत्तीचा अभाव म्हणजे निवृत्ती मी म्हटलं काही करीत प्रवृत्तीचा अभाव म्हणून निवृत्ती मी काही करीत नव्हतं करण्याचा अभाव होता ही निवृत्ती आहे मी आता सगळं टाकून दिले म्हणाला मी आता काही करायचं नाही असं ठरवलं म्हणजे प्रवृत्तीचा अभाव आहे म्हणजे निवृत्ती तर प्रवृत्तीचा अभाव म्हणजे निवृत्ती तसे हे निवृत्ती नव्हे प्रवृत्ती केली आणि त्या प्रवृत्तीमध्ये दोन प्रकार घडतात त्या त्या नेहमी ने असं सांगत असत की माणसाला इच्छा कधी घडते दोन वेळा घडते एकदा आपल्याला हे साध्य होणारच नाही असं नक्की ठरलं म्हणजे माणसाची इच्छा निवृत्त होत एका माणसाच लग्न व्हायचं आज होईल उद्या होईल पुष्कळ प्रयत्न चालले होते कोणी विचारलं म्हणजे काय म्हणजे नाही अजून म्हणले लग्नाचा विचार चालला ठरलं कधी नाही का होय करायचं ते म्हणजे अजून नाही अजून विचार चाललाय वय वर्ष ऐंशी झाली तरी तिला विचारतो म्हणजे विचार चाललाय माणसाने इतका विचार करायचं नसतो वय वर्ष ऐंशी झाल्यावर एकदा कधीतरी माणसाचा असा निर्धार होतोय की आता काय आपलं लग्न होणं शक्य नाही त्यावेळेस म्हणतो की आता मी लग्न करायचं नाही असं ठरवलंय मी इच्छा संपली साध्य प्राप्त होत नाही असं ठरलं म्हणजे ही आणि जी वस्तू आपल्याला नित्य प्राप्त आहे तिच्याविषयी अप्राप्तीचा भर मिळ नी नी मला प्राप्त है प्राप्त वह चलो मला मेरा की इच्छा निर्माण इच्छा सांगतो प्रवृत्ती प्रवृत्ती करून करून निष्फळ झाली म्हणून जे निवृत्त झाले तसे का नाही म्हणजे किती प्रकार असत प्रवृत्ती प्रवृत्ती संबंधी निवृत्ती नाही प्रवृत्ती सापेक्ष निवृत्ती नाही प्रवृत्ती विरोधी निवृत्ती नाही विमुख प्रवृत्ती म्हणून प्रवृत्तीची जी विरोधी प्रवृत्ती विरोधी आपला असणारी जी निवृत्ती त्या निवृत्तीच्या मोठ्या संबंधाविना गुरु शिष्यादी संबंधवान असणारे श्री गुरु निवृत्ती निवृत्ती रूप अशा निर्देश रूपाने नाम निवृत्ती रूपाने राहणारे माझे गुरु हे स्वतः स्वतःच्या सत्तेने विराजमान आहे एवढ्यापैकी काही नसणं म्हणजे सहज निवृत्ती रुपाने असण ह्या सहज निवृत्ती रुपाने राहूनच माझे श्री गुरु सदाचे विराजमान आहेत म्हणून निवृत्तीची राहणे व निवृत्तीची हे महाराजांनी या दोन वगै्याने आपल्याकडे स्पष्ट केलेला आहे बाकीचा विषय आपण आता उद्या वाच उरली ते स्वतः लहटा रात्री स्व अभाव येईल ते स्वतःचा अभाव करून घेते ती नाहीशी होते नाम स्वनिर्गमन येल ती स्वतः निघून जाते ते म्हणते मी बरा येते अच्छा म्हणून निघून जाते आणि त्याचा परिणाम काय पण दिवस तयार करते दिवसाय श्रेष्ठ श्रेष्ठ त्या दिवसाला श्रेष्ठत्व देते आधी रात्री ही आपल्या निघून जाण्याने दिवसाला श्रेष्ठत्व देते रात्र जर निघून जाणार नाही ते जर जसे ठाण मांडून बसे तर दिवसाला श्रेष्ठत्व येणार नाही म्हणजे रात्री त्या जाण्यावर दिवसाचा दिवस पण श्रेष्ठत्व अवलंबून असल्या माझ्या श्री गुरूंच श्रेष्ठत्व हे प्रवृत्ती निघून गेल्यामुळे माझ्या श्री गुरु निवृत्तीनाथांना श्रेष्ठत्व आला असं मात्र घडत नाही म्हणून प्रवृत्तीचा निरोध करून प्रवृत्तीच्या निर्गमनाने प्रवृत्तीच्या निघून जाण्याने प्रवृत्तीच्या अभावाने माझे श्रीगुरु निवृत्तीनाथ आहेत असं नाही असं या उभी मध्ये प्रतिपादन करतात रात्र आणि दिवस स्वत निघून जाण्याने दिवसाला श्रेष्ठ प्रवृत्तीच्या निरोधाने प्रवृत्तीच्या निघून जाण्याने प्रवृत्तीच्या अभावाने श्री गुरु निवृत्तीनाथाना श्रेष्ठत्व आहे असं मात्र नाही प्रवृत्ती चक्रवर्ती हो। श्री गुरु निवृत्तिनाथ निवृत्तिनाथ निवृत्ति राजते महाराज तो थोड़ा सा खुलासा श्री गुरु निवृत्तिनाथ है कहते स्वयंभू शोभा एक दृष्टांत देता आराबे रत्ना की अंगी के लिए राम शोभा री शोभा तो उपसरा दिव्यादी जर के घर्षण स्वच्छता करू ही अधिकम एकादा आधार विशेषत्व प्राप्त होतो संघर्षाला उपसरा दिला जातो त्याला दुसरं उदाहरण असाय हा सहज तो रह तो कास घेऊन त्याचे मागे पाऱ्याचा उपसरा दिला लेख म्हणा थोडक्यात कि त्याच्या आधारावर त्याप्रमाणे रत्नाची शोभा वाढण्यासाठी त्याला काहीतरी असा उपसारा खाली दिला कोणाच्या तरी साह्याने माझ्या श्रीगुरु निवृत्तीनाथांची शोभा वाढते असं कोणी म्हणेल तर निरपेक्ष मेव श्री गुरु निवृत्ती माझे श्री गुरु निवृत्तीनाथ आहे निरपेक्ष आहे श्रीगुरु स्वरूपम न, तरी साही तो तो ते स्वतः जरी चकाणार असल्याशिवाय त्याच्यामध्ये एक प्रकारचे चमक म्हणतात किरणाला परावर्तन करण्याचं सामर्थ्य म्हणतात ते त्याच्याविना येत नाही ज्याण सूर्य हाथ भास्कर है भास्कर शब्द का अर्थस्वी सूर्याला तेजस्वीता कोजस्वीता उपसर जा पररावर्तन करण्याचं सामर्थ्य प्राप्त झाली नाही कोणत्याही उपाधीच साह्य न घेता स्वतःच तेजस्वी असण हे जसं सूर्याच्या ठिकाणी संभवत असा मात्र स्वतः तेजस्वी नाही त्याला उपाधीचं साह्य आहे पाऱ्या मागे त्या अंगेला त्या बेगड्यासारखं नाही पदार्थ घालतात त्याच्यामुळे चकाकी येते त्यांना उपाधी लागते तेव्हा त्याच्या शोभा आहे त्याशिवाय शोभा नाही माझ्या घरी गुरुंच सूर्याचं जसं तेजस्वी तेजस्वीता हे स्वयंभू आहे तिच्या त्याच्या अंगची आहे कुणाही उपाधीची त्याला ज्या प्रमाणे गरज नाही लागली त्याचप्रमाणे उपाधी अपेक्षा रत्न शोभते उपाधीच्या अपेक्षेने निरुपाधिक आपल्या अंगाने स्वतः तेजस्वी नाम शोभायमान विराजमान होणारे आहेत असा या व्हिडिओमध्ये अर्थ सूचित केला आहे म्हणजे माझ्या निवृत्तीनाथांचं निवृत्ती पण हे जस रात्रीच्या निर्गमनाने म्हणजे प्रवृत्तीच्या अभावाने निरोधाने निवृत्ती राज नाही त्याप्रमाणे कोणाच्या कार्याने निवृत्ती राज म्हणजे राजते शोभणारे नाही हे स्वयंभू शोभणारे आहेत शोभेसाठी कोणाच जीविकाना आवश्यकता नाही काही माणसं शोभतात उपाधीने शोभतात तसा असा उपाधीने शोभतो त्याची तेजस्वीता उपाधी सूर्याला कुठं साह्य नाही निरुपाधिको जसा तेजस्वी है निरुपाधिक निर्पेक्षते ने अपेक्षते ने स्वतः विराजमान है शोभावृ न स्वयं निवृत्ति जहां निवृत्ति बर जी, जी, जी शोभा शोभा है दुसया को आवश्यकता नहीं दुसर ओवी ने संग मध्य प्रवृत्ति निरोधा ने निवृत्ति नहीं कोणाच्या स्वयंभर आम्हाला जर कोणी विचारलं तुम्ही मोठे काही घेऊन आम्ही मोठे दादा तुम्ही का मोठे मोठे कोणामुळे स्वतंत्र आणि प्रवृत्ती निघून गेल्यामुळे निघून जाण्यास एखाद्याचा अभाव हा याला विचाराच्या अभावात ती अविद्या जशी जगते रात्रीच्या अभावात जसं सूर्याचं महत्व असत त्याप्रमाणे प्रवृत्तीच्या अभावात माझ्या श्री गुरु निवृत्तीनाथांचं वैभव आहे असा अवलंबून प्रवृत्ती असण्या खाली काही द्रव्य घालतात काही पदार्थ असे घालतात की ज्याच्यामुळे त्याला एक प्रकारचे विशेष चमक प्राप्त होते त्याचं परावर्तन करण्याचं सामर्थ्य अधिक वाढत असत उपाधी संबंधाच्या बला जास्त त्याप्रमाणे असे निवृत्ती रत्न नव्हे रत्न आहे निवृत्ती रत्न आहे पण हे रत्न कोणाच्या साह्यानं शोभणार रत्न नाहीये कित्येक माणस अंगाने काळी अगदी खरं कोळशाच्या कारखान्यात काम करून बाहेर आले तर काय असे बघावे इतके काले कोळशाचे अगदी अंतरसाल असलेले पण त्यांना लोकांमध्ये शोभण्यासाठी पावडर लावावी लागत शोभायचे त्याच्या ना शोभात नाही आता नवीन जाहिरात या तेजस्वीतेसाठी म्हणजे मुखावरची जी तेजस्वीता आहे ती मनुष्याला यावी यासाठी जाहिराती दिल्या जातात फोड आल्या कारणाने तुमचा चेहरा थोडासा ताळवून दिसतो पण आमचं मुलम जर तुम्ही वापरलं तर तुमच्या ते तोंडाची तेजस्विता अधिक वाढेल शरीर खरी शरीर शरीर जे रोज जो लोग साबु प्रकृति उत्तम है त्वचा बढ़ा दो नित्य दृष्ट्या जो ही साधन आरोग्य असं तज्ञ लोकांचं मत आहे आणि अनुभवानी पटण्याजोग आहे कुणाच्या साह्यानं शोभा नाही तेजस्वी ताखरी कसली तेजस्वीत आहे त्या तेजस्वी त हे निवृत्ती रत्न खरं कोणाचं साह्य लागत नाही सिंह युद्ध करायला निघाला तो म्हणत नाही मी आक्रमण करतो मला जर कोणाचं साह्य नसेल तर मी आता करणार नाही असं तो म्हणत तो स्वयंभू आहे स्वयं काय गुण राजा करायचं कारण तो खराब राजा आहे पद्धतीने हे श्री निवृत्तीनाथ कोणाच्या मला हो, का हे सांगता येत नाही तस कोणाचिंग आहे कोणाचे कोणाच तरी पाठबळ आहे आणि मग हे निवडून आले आहेत मग हे शोभत आहेत असं नाही आहे कोणाचंही पाठबळ न घेता स्वतःच्या अंगाने जे शोभणारे है। पगले तारे जो प्रकाश आहे हा चंद्रप्रकाश चंद्रप्रकाश हा गणम व्याप्ती तिष्ठते संपूर्ण गगनाला राहू लागला इतका तो प्रकाश व्यापक झाला चंद्राच्या त्या प्रकाशाच्या व्यापकतेमध्ये संपूर्ण आकाश त्याच्या पोटात मावलं इतका मोठा तो प्रकाश झाला एवढा मोठा प्रकाश होऊन त्याने आपल्या पोटातच आकाशाला घेतलं इतका अवकाश त्या चंद्रप्रकाशाने आणि व्यापला इतका तो मोठा जर झाला तो घडेल तर आकाश आकाश म्हणून शिल्लक न राहतात ते त्याच्यामध्ये सामावलं गेल्या होईल प्रकाश, हा। तरी हा। जसा त्या बोलण्याचा अर्थ असा एवढा स्वरूप असावा त्याप्रमाणे माझ्या श्री गुरु निवृत्तीनाथांची शोभा निवृत्तीनाथ स्वरूप आहे तर भिन्नाशी त्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्या विराजमान म्हणण्याने किंवा शोभायमान होता तसं म्हणण्याने निर्माण होत नाही किंवा ज्ञान दृष्टांत दुसरीकडे दिलाय आणि तो सूर्यासाठी दिलेला आहे संपूर्ण आकाशाला आपल्या पोटामध्ये घेऊन बिंबची जे आय खोटी सूर्यबिंब या संपूर्ण आकाशाला आपल्या पोटात तर घेतलंच पण पोटात घेण्यासाठी ते सूर्यबिंबे बनलं खोटे शब्दाचा घनवट बनलं घनवट इतकं का संपूर्ण क्षिति ता आकाशच आपल्या पोटात घेतल्या कारणाने आकाशाला पोटात घेतल्यामुळेच तो स्वतः इतका मोठा बनला इतका आकार आकाराला बनला कि संपूर्ण वर्तुळात संपूर्ण आकाशात घनवट रूपा सूर्यिब सरवटता खोटी लगड़ी सुधा जी घनवट आते भरीवती सूर्य बिंब जो सगली करीव बनल आकाशभग ज्याद्या गोला तैयार सूर्याचं आता प्रतिबिंब कुठे पडेल प्रतिबिंब पडण्यासाठी अवकाश पाहिजे सूर्यबिंब हे स्वतः संपूर्ण आकाशाकार वर्तुळा होऊन घनवट रूपाला ते प्राप्त झालं आणि त्याचा परिणाम काय ते प्रतिबिंब के उठी आणि के रश्मी श्री आता प्रतिबिंब कुठे पडणार एक सूर्य सूर्याच प्रतिबिंब है एक कहना सा सूर्य सूर्या का प्रकाश चंद्र चंद्रा प्रकाश केवल षष्ठी का प्रयोग कर व्यवहार कर त्याचा भेद त्याच्यामध्ये भेद निर्माण होत नाही या दृष्टांताने ज्या प्रमाणे चंद्र व चंद्राचा प्रकाश सूर्य व सूर्याचा प्रकाश एक आहे असे चंद्र प्रकाश एवढा मोठा झाला कि ज्या प्रकाशामुळे चंद्र स्वरूपामुळे संपूर्ण आकाशच्या आकाश मावलं तर आता त्या चंद्राचं प्रतिबिंब पडणार कुठे चंद्र आणि चंद्राची प्रभाव म्हणायला आता संपूर्ण आकाश वापले म्हणाला तरी जुळेल का जुळणार नाही हे सांगण्यासाठी हा दृष्टांत तिथे महाराजांनी दिलेला आहे त्या सूर्य दृष्टांता खुलासा केला आहे त्याप्रमाणे हा वंद्यवंद भाव गुरु शिष्य भाव हा कोणताही नाही एकमेव श्रीगुरुच होतो क्रोत व्याप्त आहेत तसे व्यतिरिक्त दुसरं कोणीही नाही मग म्हणाले आम्हाला हे व्यक्ती ते भिन्नपण जे उठी ते अज्ञान असत त्याची प्रति संगती जाता जाता तिथे सांगितले की एर भिन्नपणा म्हणजे तो एकपण जे तुला दिसत ते सगळं अज्ञानामुळे दिसणार आहे ते भ्रांती रूप आहे असं तू समज असं तिथे जाता जाता एखाद्याला शंका आली तर मौलीनेच खुलासा केला असल्या कारणाने इथे खुलासा तुम्हाला सांगितला आहे वाच आपल्या पोटावर घालून चंद्र जर झाला तर हा चंद्र आणि हे चंद्राचे जगणे असे म्हणण्यास अवकाश राहील का त्याची संपूर्ण आताच्या आकार बनलं तर आता कुठे ते किरण शिरणार आणि कसं प्रतिमे पडणार दृष्टांत दिलेला आहे कारण चंद्र व चांगले एकच निवृत्तीपणाची कारण